पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण अकरावे परिचारक एकदा काँग्रेसचे काही नेते गांधीजींच्या सल्ल्यासाठी सेवाग्रामला गेले गांधीजी दोन आजारी सहकाऱ्यांवर उपचार करत होते त्यांना ताप होता म्हणून ते मातीपट्टी आणि कटी वापर करत होते एका नेत्यानं आपण स्वतः सगळं करण्याची जरूर आहे का गांधीजींनी उत्तर दिलं दुसरं कोण करणार हे तुम्ही गावात पाहिलं तर सहाशे लोक असली तरी त्यातली तीनशे आजारी असतात कुमार वयापासून गांधीजींना शुश्रूषेची ओढ होती शाळा सुटली की घरी आजारी वडलांची शुश्रुषा करायला ते धावत पळत जात वडिलांना ते औषध देत जखमांवर पट्टी करत वैद्याने सांगितलेली औषधं तयार करत ते मोठे झाले तसतशी ही शुश्रूषेची आवड वाढत गेली दक्षिण आफ्रिकेत एका धर्मार्थ रुग्णालयात ते रोज दोन तास सेवेसाठी जात तिथे ते उपचार सांगायला शिकले ते ताम करण्यामुळे त्यांना त्यांच्या वकिली कामांना वेळ पुरत नस त्यामुळे अनेक खटल्यांचं काम ते एका मुस्लिम मित्राला देत असत अठराशे या वर्षी गांधीजी काही काळासाठी भारतात परत आले होते भारतातल्या नत्यांना ति दक्षिण आफ्रिकल्या निवासी भारत्यांबद्दल माहिती दत्त गुंतल होत हिरवं बातमीपत्र लिहिण्यात आणि वाटण्यात त्यांचा बराच वेळ जाईल तरीही जेव्हा त्यांना कळलं की त्यांचे मेवणे बरेच आजारी आहेत आणि बहिणीला परिचारिका ठेवणं परवडत नाही त्यांनी त्यांना आपल्या घरी आणलं स्वतःच्या खोलीत त्यांची व्यवस्था केली आणि रात्रंदिवस त्यांची सेवा केली गांधीजींच्या आठ वर्षाच्या मुलाला हाताचा एक हाड मोडला होतं महिनाभर गांधीजी त्यांच्या जखमावर उपचार करत होते त्यांनी डॉक्टरांचे बँडेज काढून टाकलं जखम धुतली आणि त्यावर स्वच्छ मातीचा लेप लावला आणि बरा होईपर्यंत हात बांधून ठेवला दुसऱ्या दहा वर्षाच्या मुलाला एकदा विषमजोर झाला होता गांधीजींनी त्याची चाळीस दिवस शुश्रूषा केली त्यांनी मुलाला ओल्या चदरीत गुंडाळलं आणि त्यावर कोरडी ब्लँकेट गुंडाळली मुलगा खूप रडत होता तरी हा उपचार चालू ठेवला ते प्रेमानं काळजी घेत शुश्रूषा करत पण त्यांना उपचारात हैगळे चालत नसे एका विषमजोराच्या रुग्णावर पंधरा दिवस ते उपाय करत होते मातीचे आणि कटी उपचार होते दर दीड तासानं ते त्या मुलाच्या पोटावर एक इंच जाडीची नवीन माती पट्टी लावत होते ताप उतरल्यावर त्यांनी मुलाला पिकलेल्या केळ्याचा हार सांगितला गांधीजी स्वतः 15 मिनिटं केळी खुसकरत होते आणि ते खाण्यासाठी मुलाचं मन वळवलं हे काम त्यांनी त्यांच्या आईकडेही सोपवलं नाही कारण ना तिनं प्रेमानं जास्त खाऊ घातलं असतं रुग्णाची शुश्रूषा करत असताना त्यांचं मन शांत राहील याची काळजी ते घेत सर्व सवयींच्या व्यसनांच्या ते विरुद्ध होते पण एकदा एक दक्षिणी मुलगा आजारी होता आणि त्याला कॉफी प्याविषयी वाटत होती तेव्हा गांधीजींनी त्याला स्वतः कॉफी करून दिली ते रुग्णाचं अंग पुसत एनिमा देत अंघोळ घालत मातीपट्टी लावत परिचारिकांपेक्षाही प्रेमानं ते उपचार करत आपल्याला यामुळे काही लागण होईल अशी भीती त्यांना वाटत नसे एकदा एक, एक कुष्ठरोगी भिकारी त्यांच्याकडे आला गांधीजींनी त्याला आसरा दिला त्याच्या जखमांवर काही दिवस उपचार केले आणि मग त्याला रुग्णालयात पाठवलं एकदा तुरुंगात बरोबरच्या कैद्यात कुष्ठरोग्याची लक्षणे दिसू लागली गांधीजींनी त्याला नियमित भेटण्याची परवानगी मिळवली नंतर त्याला सेवाग्राममध्ये आणलं गांधीजी रोज त्याच्या जखमा धूत असत दोन ऐतिहासिक प्रसंगी गांधीजींना शुश्रूषेची मोठी संधी दिली एकदा दक्षिण आफ्रिकेतल्या शेतकऱ्यांच्या युद्धात आणि नंतर झुलू प्रतिकाराच्या वेळी या दोनही प्रसंगी त्यांनी भारतीय रुग्णवाहिकाचं दल उभारलं आणि रुग्णांची सेवा केली जखमींना वाहून परिचारक दलाचे नेते म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली मैलोन मैल चालले अनेक मैल जखमींना वाहून नेलं जखमी झुलूंची त्यांनी आनंदानं सेवा केली कारण गोऱ्या परिचारकांनी त्यांची सृष्टी करायला नकार दिला होता त्यांच्या जखमा चिघळू लागल्या होत्या गोऱ्या सैनिकांवर देखील गांधीजींनी उपचार केले त्यांच्या या सेवेसाठी त्यांना झुलू युद्ध पदक आणि कैसरे हिंद सुवर्णपदक मिळालं दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणीमध्ये प्लेगची साथ आली आणि अनेक भारतीय कामगार आजारी पडले गांधीजींना हे कळताक्षणी ते चार मदतनीस घेऊन तिथे हजर झाले जवळ रुग्णालय नव्हतं एक रिकामं गोडावून उघडलं त्यात काही खाटा टाकल्या आणि तेवीस रुग्ण तिथे हलवले तिथल्या नगरपालिकेनं गांधीजींच्या या तातडीच्या हालचालीबद्दल आभार मानले जंतुनाशक औषधं दिली एक परिचारिका पाठवली तिनं प्लेग होऊ नये म्हणून ब्रँडीचा साठा आणला होता गांधीजींचा या उपायावर विश्वास नव्हता त्यांनी वैद्यकीय मदत सुरु केली रुग्णांची अंथरुणा स्वच्छ केली रात्री त्यांच्याजवळ ते बसवून राहत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून त्यांना हसवत तिथल्या डॉक्टरांच्या परवानगीनं तीन रुग्णांवर त्यांनी मातीचे उपचार केले त्यापैकी दोन रुग्ण वाचले इतर सर्व रुग्ण त्या परिचारिकेसह मरण पावले सेवा करायची तर रुग्णांनी इतकी स्वतःचीही काळजी घ्यायला हवी गांधीजी जेव्हा भरपूर काम करत तेव्हा कधीही पुढभरून जेवत नसत ते एनिमा देण्यात कटीस्नान घालण्यात तेलानं मॉलिश करण्यात मातीच्या पट्ट्या लावण्यात ओल्या सदरीचा प्रयोग करण्यास तज्ज्ञ होते रक्तदाब कमी करण्यासाठी ते डोक्यावर मातीपट्टी लावत कपाळावर मातीपट्टी लावलेले असताना एका जपानी कवींना नोगुची यांना ते म्हणाले माझा जन्म भारतीय मातीतून झाला आणि तीच माती की मुकड्यासारखी लावतो रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर गांधी विचलित होत नसत स्वतःची पत्नी व मुलांची सुद्धा त्यांनी अशा परिस्थितीत शांतपणे सेवा केली होती कस्तुरबा दक्षिण आफ्रिकेत दोंदा गंभीर आजारी होत्या डॉक्टरांनी तर त्या आजारापासून उठतील ही आशा सोडली होती गांधीजींनी अत्यंत धीरानं धैर्यानं आणि सावध राहून त्यांची सेवा केली दक्षिण आफ्रिकेतल्या तुरुंगातून सुटका झाल्यावर त्या अतिशय अशक्त झाल्या होत्या गांधीजी त्यांना दात घासायला मदत करत असत त्यांना कॉफी करून देत त्यांना एनिमा देत त्यांचं शौच पात्र स्वच्छ करत आणि एकदा तर त्यांनी त्यांचे केसही विंचल्याचा प्रयत्न केला सकाळी सकाळी त्यांनी त्यांना बिछाण्यावरून उचलून बाहेर आणलं आणि झाडाखाली सावलीत मोकळ्या हवेत दिवसभर ठेवलं सूर्य फिरत होता तसे ते त्यांचा बिछाना हलवत होते दक्षिण भारतात प्रशिक्षित परिचारिका मिळणं कठीण होतं आणि गोऱ्या परिचिकेनं काळ्याश्रीची सेवा करायला नकार देण्याची शक्यताही होती जेव्हा कस्तुरबा गर्भवती होत्या तेव्हा गांधीजींनी दाई अभ्यास केला आणि त्यांच्या शेवटच्या मुलाच्या जन्माच्या वेळी कस्तुरबांना मदत केली आगाखान पॅलेसमध्ये कस्त्रबाच्या शेवटच्या आदरपणात पंच्याहत्तर वर्षाचे गांधीजी त्यांना आराम पडावा म्हणून कटी देत एरवडा तुरुंगात गांधीजींवर शस्त्रक्रिया झाली होती तेव्हा त्यांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकेनं त्यांची प्रशंसा केली ती म्हणाली शुश्रूषा करणं ही नेहमी आनंदाची गोष्ट नसते पण गांधीजींची सेवा करण्याची संधी मिळणं मात्र शुद्ध आनंदाचा अनुभव होता डॉक्टर मला म्हणाले तू यापूर्वी असे रिपोर्ट लिहित नव्हतीस मी म्हटलं गांधीजींसारखा रुग्णही मला यापूर्वी मिळाला नव्हता